पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण एकोणसाठाव अलीपूरचा तुरुंग त्या क्षणापासून आलो दुर्मी आधीचना बंदनाई अंदिसेना स्नेह तारा लोचना नेतसे वाहून वारा कोठच्या कोठेतरी जायचे आयुष्य का कापशी तंतुपरी रॉबर्ट ब्राऊनिंग त्याच रात्री मला कलकत्त्यास नेण्यात आले हावरा स्टेशनवर पोलीस स्टरच्या प्रचंड धुळात बसून आम्ही लाल बाजार पोलीस ठाण्यावर गेलो कलकत्ता पोलिसांच्या या मुख्य ठाण्याबद्दल मी अनेक उल्लेख वृत्तपत्रांमध्ये वाचले होते तेव्हा ते ठिकाण कसे काय आहे म्हणून मी आजूबाजूला पाहिले उत्तर हिंदुस्थानातल्या कोणत्याही पोलीस ठाण्यात दिसले नाहीत इतके युरोपियन सार्जन व इन्स्पेक्टर तेथे मला दिसले कॉन्स्टेबल बहुतेक बिहार व संयुक्त प्रांताच्या पूर्व भागातले असावे कोर्ट व तुरुंग यांच्या दरम्यान एर झरा घालताना मोटरमध्ये त्यांच्यापैकी बरेच जण माझ्या सांगात येत त्यांना आपले काम आवडत नसावे असे त्यांच्या दुखी कष्टी मुद्रेवरून वाटे सहानुभूतीने त्यांच्या डोळ्यात कधी कधी अश्रू दाटून येत असत सुरुवातीला मला प्रेसिडेन्सी जेलमध्ये ठेवले होते तेथून खटल्यासाठी मला कोर्टात घेऊन जात असत कोर्टाची इमारत नित्य परिचयाच्या खुल्या कोटाप्रमाणे नसून एखाद्या किल्ल्याप्रमाणे दिसत होती काही बातमीदार व वकील या व्यतिरिक्त कोणालाही कोर्टात येण्याची मुभा नव्हती न्यायाधीशाच्या खोलीत पोलीस पोलिसांची व काळे झगे पांगरलेल्यांची गर्दीच गर्दी होत असे कोर्टातले खटले माझ्या परिचयाचे होते माझ्यावरील पुष्कसे खटले तुरुंगाच्या आवारातच ता चालवण्यात आले पण त्यावेळी नेहमी जवळ मित्र म्हणा नातेवाईक म्हणा कोणीतरी ओळखीची माणसे हजर असल्यामुळे तुरुंगातील वातावरण जरा उजळत असे पोलीस नेहमी मागे राहत व भोवती पिंजऱ्याची आठवण करून देणारे गज वगैरे काही दिसत नसत येथे मात्र सर्वच निराळा प्रकार होता माझ्या दृष्टीला जे अपरिचित चेहरे पडत होते त्यांच्या माझ्यात हाडामासाचा अथवा विचारांचा कसला संबंध नव्हता मला वाटते जगे घातल प्रष्कचे वकील एकत्र आले म्हणजे तृश्य फारसे दर्शनीय होत नाही आणि पोलीस कोटात काम करणाऱ्या वकिलांची मुद्रा अमळ क्रूरच दिसू लागत की काय कोण जाणे त्या सर्व काळ्या घोळक्यात ओळखीचा एकच चेहरा मोठ्या प्रयत्नान मी हुडकून काढला पण लवकरच त्या गर्दीत त्रस्थ दिसेन असे झाले खटला सुरु होण्याच्या आधी बाहेरच्या सज्जात बसलो असता मला अगदी एकाएकी असे वाटल माझी नाडी जलद उडत असावी पूर्वीच्या खड्ड्याच्या वेळी माझे मन ज्याप्रमाणे शांत होते तसे या खेपेला राहिले नाही इतके खटले व इतक्या शिक्षा झालेल्या माणसाचे चित्त जरा असे बेचेन होते जर नवख्या व अननुभवी अशा तरुण मुलांच्या अवस्था काय होत असेल असा विचार त्यावेळी माझ्या मनातला पिढ्यात उभे राहिल्यावर मात्र मला जरा हायसे वाटले बचाव वा करण्यात आला नाहीच माझे म्हणणे मी थोडक्यात वाचून दाखवले दुसऱ्या दिवशी दु� म्हणजे फेब्रुवारीच्या सोळा तारखेला मला दोन वर्षांची शिक्षा फरमावण्यात आली तुरुंगातील ही माझी सातवी खेप गेल्या पाच साडेपाच महिन्यातील कामाकडे पाहून मनाला थोडे समाधान वाटत होते मला वेळ मोकळा मिळाला त्याचा मी सामान्यपणे सदव्ययच केला होता व काही उपयुक्त कामेही पार पडली होती आई आजारातून निभावली धाकट्या बहिणीचा विवाह पार पडला मुलीच्या पुढील शिक्षणाची तरतूद लागली घरच्या पैशा अडक्यांच्या व्यवहारातील बरीशी गुंतागुंत आता उलगडली होती पुष्क वैयक्तिक बाबींकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले होते त्यांची व्यवस्था लागली होती सार्वजनिक कामात त्यावेळी कोणालाच फारसे काही करता येणे शक्य नव्हते पण काँग्रेसचे धोरण जरा अधिक कणखर करणे व काँग्रेसची दृष्टी सामाजिक व आर्थिक विचारसरणीकडे वळवणे एवढे काम करता येण्यासारखे होते ते मी केले गांधीजींबरोबर पुण्याला माझा जो पत्रव्यवहार झाला त्यामुळे विचारांना चालना मिळाली जातीय प्रश्नावरील माझे लेख देखील बरेच उपयुक्त ठरले शिवाय मी गांधीजींना व माझ्या इतर सहकार्यांना दोन वर्षात भेटलं नव्हतं त्यांच्या गाठीभेटी झाल्या व त्यामुळे दोन वर्ष पुरेल इतकी उत्साहाची व भावनांची शिदोरी मला बरोबर घेता -बर आली माझ्या मनावर अवदासिन्याची छाया पडणारी एक गोष्ट म्हणजे कमलाचे दुखणे अगदी कडेलोट होईपर्यंत काम करीत रहावायचे अशी तिची वृत्ती असल्यामुळे तिची दुखणे किती भयंकर आहे याची मला खरी कल्पनाच आली नव्हती माझ्या मनाची तगमग मात्र सुरू होती पण मला अशी आशा वाटे की आतापर्यंत तिला औषधोपचार करावायला सवय मिळाली नव्हती ती मी तुरुंगात आल्यावर मिळू लागेल दुसरी एक गोष्ट म्हणाला लागून राहिली होती ती अशी की अलाहाबाद जिल्ह्यातील खेड्यांना भेटी द्रिम तसेच राहून गि आम्ही आखून कार्यक्रम पार पाडत असताना पुष्कळ कार्यकर्त्यांना अटक झालि होती तिथून तुरुंगात गेल तिथ ते त्यांच्या ते मागोमाग न जाणे हा मित्रद्रोह पोलिसांच्या मोटारीतून तुरुंगाकड़ जात असता वाटत आम्हाला यांत्रिक बंदुका आणि चिलखती मोटर्स यांच्यासह कूच करीत चाललिबर भे आमच्या गाडीच्या खिडकीतून मी त्यांच्याकडे दृष्टी टाकली तेव्हा मनात विचार आला की या चिलकती गाड्या किती बेळवल व भयंकर दिसत आहेत जणो काही इतिहासपूर्व कालातील जमिनीवर संचार करणारे राक्षसी पशूच प्रेसिडेन्सी जेलमधून मला अलीपूरच्या मध्यवती तुरुंगात नेण्यात आले तिथे सुमारे दहा फूट लांब व नऊ फूट रुंदीची एक लहानशी खोली मला मिळाली होती पुढे एक वरांडा व छोटेसे अंगण असून आवारा भोवतालची तटबंदी सखल होती तिच्या पलीकड़ पाहिल्यावर एक विचित्रच दृश्य दुरुष्य, माझ्या दृष्टीस पडले एक मजली आणि मजली वाटोळ्या व चौकोनी अशा विचित्र आकाराची छपरे असलखा तर इमारती दिसत होत्या ती दृश्य एखाद्या कोड्याप्रमाणे किंवा भविष्यवादी चित्रकाराच्या कलाकृतीप्रमाणे भासत होत पण मला असे सांगण्यात आल की त्या सर्व इमारतींची मांडणी अगदी पद्धतशीरितीनं कलि तुरुंग शहरात असल्यामुळे मर्यादित जागेपैकी मेळ तितक्या जागेचा उपयोग करून घावा म्हणून अशा प्रकारची मांडणी कर त्या इमारतींकड पाहून जाण्यावर दुसरीकड़ दृष्टी वळवतास हो मला एक फारच भयंकर दृश्य पहाव्यास मिळाल माझ्या कोठडीच्या अगदी समोरच दोन धुराडी उभी असून त्यातून काळ्याकुट्ट धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत होते वाऱ्याबरोबर हा लोट अंगावर आला की जीव गुदमरल्यासारखे होई तुरुंगातील स्वयंपाकघराची धुराडी होती ती धुराच्या माऱ्यापासून रक्षण व्हावे म्हणून विषारी वायूपासून बचाव करणारी मुखवट कैद्यांना पुरवण्यात यावत अशी सूचना मी तुरुंगावरील अधिकाऱ्यांना करून पाहिली अलीपूर तुरुंगातील तांबड्याबिटांनी बांधलेल्या त्याच त्याच इमारती पहावे लागणार आणि हा धूर खाद बसावे लागणार एकंदरीत भविष्य काळ काही सुखाचा जाईल असे चिन्ह दिसेना माझ्या आवारात झाड पेळ मुळीच नव्हते सर्व जमिनीवर पक्की फरसबंदी केलेली असून ती स्वच्छ करण्यात पण ती अगदीच वृक्ष व रखरखेत अशी दिसावयाची शेजारच्या आवारातील एक दोन झाडांचे शेंडे मात्र माझ्या दृष्टीच पडत मी आलो तेव्हा त्या फांदीवर नापा अन्न ना फुल परंतु हलके हलके त्यांच्या नकलत फरक पडत गेला आणि त्या वृक्ष फांदण्यावर हिरवे डोळे चमकू लागले हा हा मंत त्यातून पालवी बाहेर आली आणि नागड्या उघड्यात दिसणाऱ्या त्या झाडावर हिरवी महावसरे लपटली गेली स्थित्यंतर इतके सुखकारक होते की त्यामुळे अलीपूर तुरुंग सुद्धा आनंददायक भासू लागला त्यापैकी एका झाडावर घारीचे घाटे होते त्याच्याकडे मी पुष्कळ वेळा पाहत बसत असे पिले वाढत होती आणि आपल्या जातीच्या कला शिकून तरबेज होत होती कधी कधी तीराप्रमाणे बिनचूक झेप टाकून कैद्याच्या हातातील भाकर ती पळवून नेत असत सूर्यास्तापासून तो जवळजवळ सूर्योदयापर्यंत आम्हाला खोलीत बंद करून ठेवण्यात येईल आणि कंटाळवाणी संध्याकाळ संपता संपत नसे तासन तास लिहीत अथवा वाचत बसून जीव उपगून गेला म्हणजे मग त्या लहानशा फेऱ्या घालण्यास प्रारंभ करावा आणि फेऱ्या म्हणजे तरी काय चार पावले पुढे टाकली की मागे वळावायचे पशुसंग्रहालयातील पिंजऱ्यात फेऱ्या घालणारी अस्वलेमी पाहिली होती त्यांची मला आठवण होई एखाद्या वेळी अतिशय कंटाळ आला म्हणजे मी शिर्षासन करीत असे रात्रीच्या पहिल्या प्रहरात बरी शांतता लावत असे शहरातील निरनिराळे आवाज तत्वर ट्राम ट्रामगाड्यांचे ग्रामोफोनचे अथवा दूर अंतरावर गाणाऱ्या माणसांचे आवाज तुरुंगापर्यंत पोहोचत संगीताचं हे मृदुध्वनी ऐकून मोठा आनंद होत असे पण रात्री कोणी कैदी पळून तर गेला नसेल ना याची खात्री करून घेण्यासाठी दिवा घेऊन फिरणाऱ्या रखवालदारांची तपासणी सुरु झाली म्हणजे शांतता पार बिघडून जाईल दररोज पहाटे तीन वाजता घासण्यापुसण्याचा व वा भांडण्याचा खडकडाट होऊ लागला म्हणजे समजावे की तुरुंगाची बिशी सुरु झाली अलिपूर तुरुंगात व प्रेसिडेन्सी तुरुंगात वॉर्डर रखवालदार अधिकारी व कारकुन यांचा खूप भरणा होता या प्रत्येक तुरुंगांमध्ये नैनी तुरुंगात इतकेच म्हणजे बावीसशे तेवीसशे कैदी असत पण अधिकाऱ्यांचा संच मात्र नैनीपेक्षा दुपटीहून अधिक असे साम्राज्यशाहीच्या वर्चस्वाची स्मृती सदैव जागती राहावी म्हणूनच की काय कोणीही वरिष्ठ अधिकारी दिसला की कैद्यांना सरकार सलाम असे ओरडून तद्नुरुप काही अंगविक्षेप करावे लागत हा आवाज माझ्या कानी दिवसाकाठी अनेक वार येत असे माझ्या भिंतीच्या पलीकडून सुप्रिंटेंड जाऊ लागला म्हणजे त्याच्या डोक्यावर धरण्या देणाऱ्या दरबारी छत्रीचे टोक तेवढे माझ्या नजरेस पडे सरकार सलाम हे शब्द व ते उच्चारताना करावायाचे अंगविक्षेप हे जुन्या काळाच्या एखाद्या चालीरीतीचे अवशेष म्हणून होते की एखाद्या इंग्रज बहादुराच्या सुपीक डोक्यातून ते निर्माण झाले होते ते मला कळे बहुदाती इंग्रजांची शक्कल असावी असे त्या शब्दांचा एकंदर ढंगावरून म्हणत येई बंगाल व आसाम प्रांताव्यतिरिक्त इतर प्रांतातील तुरुंगात ही पद्धती प्रचारात नाहीये सुदैवच कारण जुलूबा रामराम करावयास लावण्याची ही पद्धत अत्यंत अपमानकारक आह अलीपूरच्या तुरुंगातील एक गोष्ट पाहून मात्र मला समाधान वाटले तेथील सर्वसाधारण कैद्यांचे अन्न संयुक्त प्रांतातील कैद्यांच्या अन्नाहून बरेच सरस अस हिवाळा लवकरच संपला वसंत कालही झपाट्याने निघून गेला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली रोजच्या रोज उकाड्याचे मान वाढत चालले मला कलकत्त्याची हवा मुळीच आवडत नसे चार दिवसांच्या वास्तव्यानेच मी अगदी गळून व विटून गेलो होतो तुरुंगातील वातावरण तर साहजिकच अधिक वाईट होते माझ्या प्रकृतीचे मान ठीक राही वजन झपाट्याने घटू लागले कड्या कुलपे भिंती आणि तट ही दृष्टीच पडली की माझे मन वैतागून जाईल एका महिन्यानंतर मला आवाराच्या बाहेर थोडासा व्यायाम घेण्याची परवानगी मिळाली सकाळ संध्याकाळ मुख्य तटाच्या आडोशाला फिरण्याची मला मुभा देण्यात आली होती हळूहळू अलिपूरचा तुरुंग आणि कलकत्त्याची हवा इतकेच काय पण तुरुंगातील बिशीतला धूर, व आवाज ही सुद्धा माझ्या पचने पडली खरे म्हणजे दुसऱ्याच विचारांनी माझे मन, मन सतावून गेले होते बाहेरून येणाऱ्या बातम्या फारशा आनंददायक नव्हत्या